त्यावरील निराळे लोक हेच वृक्ष आहेत ते नक्षत्र रूपी पुष्पाने सुशोभित झालेले देव आणि असुर हे त्या वृक्षावरील पक्ष आहेत निळे मेघ हेच त्यांचे पल्लव असून विजा यास त्यांच्या मंजिरे आहेत सर्व ऋतूमध्ये रम्य वाटणारे चंद्र सूर्य आणि इतर ग्रहसमूह हेच रम्य आणि विस्तृत दात काढून ते वन जणू काही हसत आहे सात समुद्र ही त्यातील वापी आहे शेकडो नद्यांनी ते वन मनोहर झालेले आहे चौदा भुवनातील अनंत जातीची भूते त्यावर उपजीविका करत आहेत संसार रूपी द्राक्षाची वेळ अशा त्या अरण्याला व्यापून राहिली आहे वासना वासनारुपी वेलीने तिला सोमवार वेढून जाळी केली आहे जरा आणि मरण ही त्या वेलीची पेरे आहेत सुख आणि दुःख ही त्याला लागलेली अनेक फळे आहेत तिची मुळे पार खोल जाऊन त्यांची परंपराच लागली आहे आणि तिच्या आळ्यात मोहरूपी जलाच्या ओंजळी वारंवार ओतल्या जात महाराज त्या वेलीचे का का का बीज काय त्या बीजाचे बीज काय त्या बीजाच्या बीजांचेही बीज काय आहे आणि पुन्हा त्याचे बीज काय आहे ते सर्व मला पुन्हा एकदा माझा बोध वृद्धींगत व्हावा आणि मला ज्ञानाचे सार प्राप्त व्हावे म्हणून आपण सांगा श्री वशिष्ठ म्हणाले हे राघवा या संसार रूपे वेदीचे बीज शरीर आहे त्यातील लिंग देहात विचित्र अशा असंख्य कार्याचा आरंभ करणारी शुभ आणि अशुभ कर्मे हेच मोठे अंकुर लीन होऊन राहिलेले शरद ऋतूत पृथ्वी जशी धान्याने संपन्न असलेल्या शेताने पुढ होते त्याप्रमाणे ही संसार त्या शरीराने संपन्न होते तिला अनेक शाखा फुटतात आणि त्या शाखांना असंख्य प्रतान असतात ती फळे आणि पल्लव यांनी शोभू लागते ती वृद्धी क्षय या दशांचा कोश आहे दुःखरूपी रत्नांचा करंडक आहे आशेच्या अधीन झालेले चित्त हे या शरीराचे बीज आहे वर्तमान भूत आणि भविष्य काळातील सर्व शरीरे त्या चित्तापासून उत्पन्न होतात ही गोष्ट स्वप्नातील संभ्रमामध्ये चांगल्या रीतीने आमच्या अनुभवास आलेली गंधर्वाच्या संकल्पा नगर उत्पन्न होते त्याप्रमाणे चित्तापासून खिडक्या वगैरे असलेले शरीर उद्भवते मातीपासून जसे घटादी पदार्थ उत्पन्न होतात तसे आपण पाहतो हे सर्व विस्तृत जगद्रूप चित्तापासून झालेले वृत्तीची परंपरा हीच वेल धारण करणाऱ्या चित्तरूपी वृक्षाची दोन बीजे आहेत एक प्राणाचा परिस्पंद आणि दृढ वासना जेव्हा सर्व नाड्यांना संस्पर्श करण्यास तयार झालेला प्राण परिस्पंद पावतो तेव्हा लागली संवेदनामुळे चित्त उत्पन्न होते जेव्हा नाडीक्षेत्रातून प्राण परिस्पंद पावत नाही तेव्हा असंवेदनामुळे चित्त उत्पन्न होत नाही आकाशातील नील समष्टी हिरण्यगर्भाच्या हाताने फेकलेला चेंडू जसा जातो त्याप्रमाणे प्राणस्पंदाने प्रेरणा केलेली संविधक चंचल होते हाताने फिरवलेला चेंडू किंवा भोरा जसा आपल्या अंगणात चक्राकार फिरतो त्याप्रमाणे प्राणस्पंदाने जागृत झालेली संविध देवासाच्या पंक्तीला जसा वायू चालना देतो त्याप्रमाणे प्राणस्पंद अत्यंत सूक्ष्माकार सत सर्व गविदेला चंचल करतो हे राघवा संविदेचा समृद्ध केला असता म्हणजेच तिला विक्षिप्त होऊ दिले नाही तर परमश्रेय मोक्ष प्राप्त होत असे तू जाण संविोचे कारण प्राण त्याला प्राणस्पंद प्राणाया विषयाकडे आणि त्या विषयाचा उपभोग घेतला असता अनंत दुःख होतात पण ती संविद बाह्य विषयाविषयी निजलेल्याशी होऊन सर्वांतर आत्म्याच्या बोधाविषयी जेव्हा उद्युक्त होते तेव्हा प्राप्त करून घेण्यास योग्य असलेले शुद्ध पद ते प्राप्त होते यासाठी हे रामाण सं परिपुष्ट केले नाही तर मग अजच आहेस म्हणजे तू मनाच्या अभावी मुक्तच आहेस संविधेची वृद्धी हेच चित्त आहे असे तू समज त्या चित्तानेच या सर्व जीवाना व्याकुळ केले आहे सद्गुरूचा उपदेश संप्रदाय यांनी सिद्ध झालेल्या प्राणायाम ध्यान इत्यादी उपायांच्या अभ्यासाने योगी त्या चित्ताच्या शांती करता प्राण्याचा निरोध करतात कारण प्राणांचा निरोध हा चित्ताची शांती असेच फळ देणार आहे तो परमसाम्यावस्थेचे कारण आहे आणि प्राणनिरोधच संविधेचे सुंदर स्वास्थ आहे रामा जिला केले आहे अशी दुसरी ती अनेक मी आणि हे माझे इत्यादी संस्कार रूपाने जे ग्रहण करणे ते जर पूर्वापार विचार न करता केलेले असेल तर तीच वासना होय मनाने तीव्र संवेगाने ज्याची ज्याची भावना केलेली असते तसा तसा तो पुरुष तात्काळ बनतो आणि प्रसंगी बाकीच्या सर्व गोष्टी तो विसरून जातो वासनेने पराधीन झालेला पुरुष त्या स्वरूपाचा बनतो आणि तो जे जे पाहतो ते ते सर्व सत्य आहे असे मानून मोहित होतो ज्याप्रमाणे मद्याने मत्त झालेला मनुष्य भरभरतेच पाहतो त्याप्रमाणे वासनेच्याही वेगाने परवश होऊन संविध स्वरूपाचा जेव्हा त्याग करते म्हणजेच चित्तरूप बनते तेव्हा तीच दूरदृष्टी हे सर्व जगत पाहते आतून विषाने व्यापलेला पुरुष जसा दुःख भोगतो त्याप्रमाणे अयथार्थ ज्ञानी पुरुष अंतस्थ वासनेमुळे मानसिक व्यथेने युक्त होतो अनात्म्याला आत्मा समजणे हे अयथार्थ ज्ञानच आहे आणि जे अ अवस्तूच्या ठिकाणी वस्तुत्व तेच चित्त आहे असे समजते ज्याचा दृढ अभ्यास आला आहे अशाच पदार्थांच्या वासनेमुळे चित्त अत्यंत होते तेच जन्म जरा आणि मरण यांचे कारण होते जेव्हा चित्त ग्राह्य आणि त्याज्य यातील कशाविषयी भावना न करता हेयोपादेयरहित होऊन सर्वांचा त्याग करून स्थिर राहते तेव्हा मात्र चित्त उत्पन्नच होत नाही सतत वासना रहित झाल्यामुळे जेव्हा मननच करी नसे आकाशात जसे आभ्र तसे समितीमध्ये जेव्हा काही स्फुरण पावत नाही तेव्हा आकाशात ज्याप्रमाणे कमल उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे हृदयात चित्त उत्पन्न होत नाही जेव्हा जगातील कोणत्याही वस्तूविषयी ही वस्तू सत आहे अशी भावना केली जात नाही तेव्हा शून्य हृदयाकाशात चित्त कसे उत्पन्न होणार हे राघवा मनात पदार्थांचे सत्यत्वाने आणि आसक्तीने चिंतन करणे एवढेच चित्ताचे चित्ता रूप आहे असे मी समजतो हे सर्व दृश्य कल्पना करण्यास योग्यच नाही अशी भावना करणाऱ्या आणि आकाशासारखे स्वच्छ हृदय असणाऱ्या पुरुषाच्या हृदयात चित्ताचा उदय कुठून होणार सर्व भावना सोडून जगत अभाव रूप आहे अशी भावना करणे आणि वस्तू जशी असेल तशी पाहणे त्याला अचित्तत्व म्हणतात आपल्यातील सर्व वासनांचा त्याग करून शीतल स्वरूपात राहणारे जे चित्त ते वृत्त्याभासाने जरी स्फुरले तरी त्याला असद्रूपच म्हटले जाते वासनेच्या आसक्तीचे ध्यान करूनही ज्याच्या मनात विषयासक्ती उत्पन्न होत नाही त्याचे चित्त अचित्ततेस प्राप्त होते आणि तसल्या अचित्ततेला प्राप्त झालेल्या चित्ताला सत्वस्थ जीवनमुक्त कुंभाराच्या चक्राप्रमाणे भ्रमणव्यवहार करत राहतो ज्यांची वासना भाजलेल्या बीजाप्रमाणे पुनर्जन्म रहित आणि रसहीन असते तर जीवनमुक्त होऊन राहिलेले असतात त्या ज्याचे चित्त सत्व रूपाला प्राप्त झालेले असते त्यानाच ज्ञान पारंगत आणि अचित्त असे म्हणतात ते देहांत झाल्यावर रूप होतात रामा चित्ताचे स्पंदन आणि वासना अशी दोन बीजे आहेत त्यातील एक क्षीण झाले असता लागलेच दुसरेही नष्ट होते ज्याप्रमाणे घटाकाशात जल साठवण्यास जलाशय आणि घट हे दोन्ही कारण होतात त्याप्रमाणे चित्ताच्या जन्माला ही दोन्ही मिळून कारण होतात एकटी वासनाच बला पुनर्जन कारण होत नाही आता प्राणस्पंद आणि उत्तर आहे प्राणस्पंद आणि वासना ही दोन्ही बीजांकुराप्रमाणे निरनिराळ्या काळी एकमेकांची कारणे होतात आणि तिळामध्ये जसे तेल तशी ती दोन्ही एकमेकांच्या आत स्थित आहेत तसे तसेच ही त्या दोघांचे आणि इंद्रिये सुखदुःख इत्यादे कारण ते प्रथम प्राणाला नंतर आनंदाला सर्वांना उत्पन्न करते त्याचप्रमाणे आनंद आणि प्राणस्पंद हे दोन्ही जेव्हा वासनारूप होतात तेव्हा ते दोन्ही मिळून चित्ताचे उद्योग होतात वासना आणि प्राणस्पंद हे दोन्ही वास आणि पुष्प किंवा किंवा तीळ याप्रमाणे एकमेकांच्या आश्रयात वासना बाह्य आकार झरू लागले की संमित प्रक्षोभ पावते आणि प्राणस्पंदाला उत्पन्न करते प्राणस्पंदामुळे चित्त होते स्पंदन पावणे हा प्राणाचा धर्म आहे तो हृदयाच्या गुणांना म्हणजे रागादी वासनाने स्पर्श करून संविधेला जागृत करतच स्पंद पावतो त्यामुळे चित्त बालक उत्पन्न होते याप्रमाणे वासना आणि प्राणस्पंद ही चित्ताची दोन बीजे आहे राघवा त्यातील एकाचा क्षय केला असता दोहोंचाही क्षय होतो त्यामुळे चित्ताचाही क्षय होतो चित्त हा एक वृक्ष आहे सुख आणि व्याकुळ झालेले मन हे त्याचे स्पंदन म्हणजे चलनवलन आहे शरीर हेच त्या वृक्षाचे मोठे फळ आहे कर्तव्य नामक पालवीने तो वृक्ष सभोवार पसरला आहे कृती रूपे वेलीने तो वृक्ष वेढला गेला आहे तृष्णा नामक कृष्ण सर्वाने त्याला विळखा घातला आहे प्रेम आणि रोग या बकांचे तो वस्तिस्थान आहे अज्ञान हेच त्याचे अतिदृढ असे मूळ आहे त्या वृक्षावर इंद्रियरूप पक्षी लीन होऊन राहिले आहे वासनेचा क्षय केला म्हणजे मात्र जसा सोसाट्याचा वारा पिकलेल्या फळांना पाडतो तसा चित्त वृक्ष क्षणात उन्मळून पडतो रामा चित्त हे वावटळीतील धुळीचा लोळ आहे लौकिक धुळीचा लोळ जसा सर्व दिशांना पांढऱ्या करून सोडतो तसे या चित्तानी सर्व आशावंतांना पंडुरोगी बनवले आहे लौकिक धूळ जशी लोकांच्या डोळ्यांना झाकून टाकते त्याप्रमाणे या चित्त धुळीने पूर्ण चिद्रुपाला आच्छादून टाकले आहे ही चित्त धूळ अज्ञानापासून ती मेघा प्रमाणे चंचल आहे ती तृष्णारुपी गवताच्या काड्याने आकार स्तंभा आहे ती अत्यंत चंचल असून त्यात अल्प अल्प स्वल्प वृत्ती आहे ती चित्तधूळ सर्व दिशांकडे अनायासाने जाण्यात मोठी दक्ष आहे त्या चित्तरूपी वावटीत असलेला महालोक दृष्टीला पडत नाही रामा अशा प्रकारे हे चित्त रत्न प्राणस्पंदाच्या निरोधाने एका क्षणात शांत होते आणि वासना उदय पावतात अर्थात विषय जात हे त्या दोघांचे बीज आहे असे म्हटले मूळ तोडल्या असता वृक्ष जसा एका क्षणात समूळ उपटून पडतो त्याचप्रमाणे विषय जाताचा त्याग केला असता प्राणस्पंदन आणि वासना समोर नाश पावतात संवेद आपली गंभीरता सोडून संवेद्यासारखी झाली म्हणजे तेच चित्ताचे बीज होते कारण तेला वाचून तीळ जसा संभवत नाही तसे संवेदे वाचून संवेद्य संभवत नाही संवेदे म्हणून आत किंवा बाहेर कोठेही नाही संकल्पाने स्फुरण पावणारी संविद संवेद्यास पाहते स्वप्नात जसे आपले तसे जागृता स्वतःज्ञान असते त्या दशेतील ते ज्ञानही स्वसंकल्पानेच होते यासाठी हे रघुनंदना ज्याप्रमाणे अज्ञ मनुष्याला त्याच्या संकल्पामुळेच वेळताळ भासतो त्याप्रमाणे हे जगतजाल संकल्पामुळेच भासते जसा भ्रमाणे पुरुष दिसतो तसे संविदेच्या काठी सारखा आकार भासो आणि त्यात पुन्हा त्रसरेणूंचा आकार दिसतो किंवा नौकेत बसलेल्या पुरुषाला तीरावरील वृक्ष चालत आहेत असा भास होतो तसे संविदेला संवेद्य दिसते हे मिथ्या दुर्न यशनाने पाहिले असता रज्जूतील सर्वत्व आणि चंद्रातील त्याप्रमाणे शुद्ध संविधच त्रैलोक्य असल्यामुळे यथार्थ ज्ञान झाल्यावर ते निराळे भासत नाही आणि मनात असा दृढ निश्चय होणे यालाच ज्ञानी लोक सम्यक ज्ञान असे म्हणतात या संविधेला पूर्वी दिसलेले असे जे काही भासते त्याचे सुनाने परिमार्जन करावे त्याचे मार्जन न करणे हा महासंसाराचा संबंध असून त्याचे परिमार्जन करणे हो। असा अनुभव येतो विषय ज्ञान हे जन्मरूप अनंत दुःखाला कारण होते आणि चिदाईकर स्वभावामध्ये प्रतिष्ठित झालेली असंविषयांचे अदर्शन मोक्ष सुखाला कारण होते यासाठी हे रामा सर्व विषयदर्शनाचा त्याग करून रूप हो जो स्वतः विषय नसून नित्य विज्ञान रूप आत्मा श्रीराम म्हणाला प्रभो जाचा त्याग केल्यावर संवेदन अवश्य होणारच तेव्हा पुरुष अजड आणि असंमिती अशा प्रकारे एकमेकांविरुद्ध स्वभाव असलेला कसा होतो श्री वशिष्ठ म्हणाले रामा ज्याची आस्था वर्तमान विषयात कुठेही नसते आणि जो भूत भविष्यात विषयातही आस्था ठेवत नाही तर वासना वासनाशून्य होतो तो दगड किंवा लाकूड यांच्या प्रमाणे कोणत्याही विषय जाणत नाही तेव्हा तेवढ्या पुरता तर जड पण स्वरूपाने अजड असतो वस्तुदृष्टीचा आश्रय करणे ही संविध होय पण जीवनमुक्ताची संविध सर्व जगाला असत्य मानत असल्यामुळे बाह्य वस्तू सत्य आहे अशी भावनाच करत नाही यासाठी तो शरीराने शेकडो कार्य जरी करत असला तरी असंविड असे म्हटला जातो ज्याची बुद्धी भूतकालीन विषय ज्ञानाने थोड़ी लिप्त होत नाही त्याला जीवनमुक्त आणि त्याच्या बुद्धीला अजड संविध म्हणतात सर्व वासना सोडल्यामुळे भविष्य भविष्यकालाच्या विषयांचेही थोडेसुद्धा चिंतन जेव्हा केले जात नाही तर बालक आणि मूक यांच्या विज्ञानाप्रमाणे स्थिर अवस्थान होते तेव्हा ज्ञानी रहित, शुद्ध आणि अखंड ज्ञानाचा आश्रय करतो आणि त्यामुळे पुन्हा लिप्त होत नाही आकाशापासून नील प्रवृत्त होते, होते। त्याप्रमाणे निर्विकल्प समाधीने सर्व वासनाचा त्याग करणारा आनंद प्रवृत्त होतो योगी त्या आनंदात राहतात परंतु त्या असंमिती जीवनमुक्ताचे ते आनंद संवेदनही सविनय असल्यामुळे आधी अंतर असते त्यामुळे ते त्या आनंद स्वरूपातच मिसळून जाते त्यामुळे जीवनमुक्त शरीराने जरी चालत असला तर उभा असला स्पर्श करत असला किंवा नाकाने वास घेत असला तरी त्याला अजड आनंदाच्या पलीकडे गेलेला संवेदनाचा त्याग केलेला आणि सुखी म्हणतात हे रामा हे अपार गुणसागरा प्राणायामादी श्रमाने साध्य होणाऱ्या या दृष्टीचा आश्रय करून या दुःखसागरातून पार पड ज्याप्रमाणे अतिसूक्ष्म उत्पन्न झालेला महावृक्ष काही कालाने सर्व आकाशाला व्यापून टाकतो त्याप्रमाणे हे संवेद्य स्वसंकल्पापासून वृथात उत्पन्न झाले जेव्हा पुन्हा पुन्हा संकल्प करून संहित आपले सांकल्पिक स्वरूप निर्माण करून असते तेव्हा तीच या जन्म बीजत्वास प्राप्त होते ती स्वतःच आपल्याला उत्पन्न करून आणि पुन्हा पुन्हा मोहित करून शेवटी जेव्हा हृदयस्थ आत्मतवाला जाणते तेव्हा ती ज्ञानी ज्ञानीसमितच स्वतःला मुक्त करून घेते ती ज्याची भावना करते तेच एका दोषांच्या भूमिकेपासून मुक्त झालेली नसली तर ती दीर्घकालानंतरही स्वरूपाला प्राप्त होते ती वस्तुत देव नव्हे राक्षस गंधर्व यक्ष किन्नर यातील कोणीही नव्हे तर अनादिसिद्ध मायेच्या योगाने आत्माच जगत नट मुक्त करत असल्यासारखे दाखवतो त्याप्रमाणे किंवा कोशकार कृमेप्रमाणे आत्मा हा आपल्याला बद्ध करून आणि दुःख भोगून दीर्घकालाने स्वतः ज्ञान प्रभावाने कैवल्यास प्राप्त होतो जगदरूपी सागर समूहाचे जल ही संविध आहे पर्वता रूपास प्राप्त झालेली हीच अपूर्व दिशा आकाराने स्फुरण पावते आकाश पृथ्वी वायू अंतरिक्ष पर्वत न सर्व, सर्व जग संविध मात्र आहे त्यात दुसरी कोणतीच कल्पना नाही याच यथार्थ ज्ञानाने संविध अद्वैतेला प्राप्त होते जेव्हा ती काही जाणत नाही स्पंदन पावत नाही चलन पावत नाही स्वात्म स्वरूपातच अवस्थित होते तेव्हा ती व्यक्त होते हे रामा या संविधेचे बीष सन्मात्र आहे तेव्हा ते, ते, हो ते निर्माण होतो त्याप्रमाणे त्या सन्मात्रापासून ही संविधा उत्पन्न होते सत्तेची दोन रूपे एक नाना आकाराने विकास विलास पावते आणि दुसरे एक रूप असते त्यांचा हा विभाग एक घटता पटता तत्ता ममता इत्यादी जे व्यवहारात म्हटले जाते ते रूप विभाग नाना विकार होऊन राहिले आता जेव्हा हा विभाग सोडून तीच सत्ता एका तेव्हा तिचे तेच एक रूप म्हंटलेले विशेष सोडून जे निर्लेप सन्मात्र राहते तेच सत्तेचे एक रूप महारूप आहे तेच वस्तुत आहे आणि सत्तेचे जे नाना रूप प्रतीत होते ते खरे नव्हे कारण घटत्वादी रूप घटाच्या कपाला मध्ये अनुवृत्त झालेले दिसत नाही यासाठी ते मिथे आहे सत्तेचे जे एक अतिशयूप आहे ते केव्हाही नाश पावत नाही आणि त्याची कधीही विस्मृती होत नाही हे रामा कालसत्ता वस्तुसत्ता इत्यादी विभाग कलाना सोडून केवळ सन्मान परायण हो कालसत्ता स्वसत्ता इत्यादी सत्तातील काल स्वत्व इत्यादी विषय टाकले असता अवशिष्ट राहिलेली सत्ता उत्तम एक रूप सत्ताच होय तथा ती जेव्हा विशेषयुक्त असते तेव्हा खरी नसते भिन्न भिन्न पदार्थांची कल्पना करणारी विभाग कल्पना जेथे असते तेथे नानात्वाचे कारण असते तेव्हा ते रूप पावन कसे असेल म्हणून हे रामा तू सत्ता सामान्यतेच सदा चिंतन करत राहून सर्व जगत आहे असे जाणून परिपूर्ण तेच प्रतिबिंबित चित ते बीज आहे आणि त्यापासून ही सत्ता प्रवृत्त होते सर्व संकल्प रहित <coughs> सामान्य सत्तेची पराकाष्ठा तेच अनादी आणि अनंतपोध आहे त्याचे बीज काही नाही जेथे सर्व सत्ता लय पावते आणि दुसरे काही नाही तटावरील ता वृक्ष जसे सरोवरात प्रतिबिंबित होतात त्याप्रमाणे त्या, त्या विस्तीर्ण चितप्रित पदार्पणात या सर्व वस्तूदृष्टी स्फुरतात जेवढेपासून षड्रस जसे प्रगट होतात त्याप्रमाणे त्या आनंद सागरापासून सर्व भाग प्रगतात आणि आनंददायी पदार्थ आहेत त्या सर्वांचे ते आस्वादन आहे हे राघवा त्या पदामध्येच जगाचे समूह उत्पन्न होतात राहतात वाढतात परिणाम पावतात अपक्षय होतात आणि विनिष्ट होतात जगात जेवडे भारी पदार्थ है सर्वा मध्य अारीक्या पदार्था मध्य हल्के है सर्व स्थूल पदार्थ स्थूल है सूक्ष्म पेक्षा अति दूर है आत्मा चलते सर्वाहुन अतिशय जवरी हैनिष्ठ पदार्थ कनिष्ठी ज्येष्ठा ज्येष्ठ है तेज और तमा से ही तम है ते सर्व व्यवहारिक सत्या सत्य है दिशा की पर दिशा है ते सूक्ष्म दृष्टि दृश्य दृष्टि सर्व प्रयत् तू परम पावन पदा स्थित होने स्थिति प्राप्त हो अमल अजर है तेज आत्मतत्व है ते ज्ञान चित्त उपशम पावते संस्कार शून्य स्थूल दृष्टि है ते मी आहे, प्रत्येक रूपाने अहंकार रूप नहीं निष्पापा सर्व प्रयत्म पदा स्थिति प्राप्त होशील अजर है ते कर। ते ते आत्म तत्व है ज्ञान चित्त उपशम पावते ज्यादा अखंड जा एक रूप अवगत असा नित्य संसार भयरहित पदरूपय उपशम म्हणाला भगवान आपण जे मोक्षबीजे सांगितलेत त्यातील कोणत्या उपायाने ते शीघ होते श्री वशिष्ठ म्हणाले या दुःख बीजातील जे जे बीज मी पुढे सांगतो आहे त्याच्या त्याच्या प्रयोगाने ते पद ते पद शीघ्र प्राप्त होते सत्ता सामान्याच्या पराकाष्ठेत असलेल्या त्या पदामध्ये वासना बलात्काराने सोडून दृढ प्रयत्नाने हे तत्वज्ञान तू जर एक क्षणही अक्षयरूप स्थितीला प्राप्त झालास तर त्याच क्षणी तू त्या, त्या स्थानाला पोचलायस असे समज तू सत्तासामान्य रूपातच जरी आपली स्थिती केलीस तरी थोड्या अधिक प्रयत्नाने त्या पदाला पोहचशील हे निष्पा तू संविवाचे जर ध्यान करत बसशील तर पुष्कळ येत तुला ते पद प्राप्त होईल संविध तत्वाला सोडून केवळ करताच येत नाही कारण संवितीचाच सर्वत्र संभव आहे रामा तू जे चिंतन करतोस जे गमन करतोस जो उभा राहतोस आणि जे काही करतोस त्या सर्व ठिकाणी ती संविध स्थिती आहे कारण संविदे सर्व आहे रामा तू वासनांचा त्याग करण्याविषयी जर दीर्घ प्रयत्न करशील तर एका क्षणात तुझ्या सर्व आधी व्याधी हो, शिथिल होतील पूर्वी सांगितलेल्या सर्व प्रयत्नाहून हा वासना त्याग फार कठीण आहे पर्वताला उपटून टाकणे एक वेळ सुसा होईल पण वासना त्याग त्याहूनही दुसाध्यन विलीन होत नाही तोवर वासनेचा क्षय होत नाही आणि जोवर वासनाक्षय होत नाही तोवर चित्त शांत होत नाही जोवर तत्वज्ञान झालेलं नाही तोवर चित्ताची शांती कोठची आणि जोवर चित्ताचा उपशम झालेला नाही तोवर तत्वज्ञान कसे होणार वासनाक्षया वाचून तत्वज्ञान कोठचे तत्वाची प्राप्ती झाल्या वाचून वासनाक्षयी होत नाही याप्रमाणे तत्वज्ञान वासनाक्षय आणि मनोलय ही तिन्ही एकमेकांची कारणे होऊन दुसाध्य झालेली आहेत हे रागवा म्हणूनच विवेकासह हो, पुरुष प्रयत्नाने भोगेच्छा दूर सारून या तिन्ही उपायांचा एकाच वेळी आश्रय करावा जोवर त्या तिन्ही साधनांचा पुन्हा पुन्हा आणि चांगला अभ्यास होत नाही तोवर शेकडो वर्षांनीही त्या पर, परमपावन पदाची प्राप्ती होत नाही हे महामते वासनाक्षय आणि मनोनाश आणि तत्वज्ञान यांचा एकाच वेळी चिरकाल अभ्यास केला असता ते फल देण्यास समर्थ होता परंतु दोषाने प्रतिबद्ध झालेले मंत्र जसे सिद्ध होत नाहीत त्याप्रमाणे वरील उपायातील एकेका उपायाचे अनुष्ठान दीर्घकाल जरी केले तरी ते सिद्ध देत नाही बुद्धिमान पुरुषांनीही या तीन उपायातील एकेकाचे सेवन चिरकाल जरी केले तरी एकेक योद्धा शत्रूवर चालून जायला जसा समर्थ ठरत नाही त्याप्रमाणे एकेक उपाय पुरुषाला परमात्मा भिमुख करायला समर्थ ठरत नाही पूर आलेल्या जलाचा ओघ पर्वताच्या तटाचाश आणि तत्वज्ञान या, या उपायांचे मोठ्या प्रयत्नपूर्वक दीर्घकाळ सेवन करावे म्हणजे रामा तू निर्लेप आत्मस्वरूपात स्थित होशील या तीन उपायांचा दीर्घकाल अभ्यास केला असता अनेक जन्मातील अभ्यासाने दृढ झालेल्या हृदय ग्रंथी कमळाचे नाळ तोडले असता त्यातील तंतुजे तुटतात त्या रामा संसार या उपायाचा दीर्घकाल अभ्यास केल्या वाचून संसारस्थिती क्षीण होणे कधीही शक्य नाही रामा चालताना ऐकताना स्पर्श करताना वास घेताना उभा असताना जागृतीत स्वप्नात इत्यादी सर्व अवस्थांमध्ये तू परमकल्याणासाठी पूर्वी सांगितलेल्या तीन उपायांचा अभ्यास कर प्राणांचा निरोध करणे हा उपाय वासना त्यागा इतकाच महत्वाचा आहे तस असे तत्व व्यक्ती समजतात म्हणून प्राणनिरोधाचाही अभ्यास करावा वासनेचा त्याग केला असता किंवा प्राणस्पंदाचा निरोध केला असताही चित्त अचित्ततेला प्राप्त होते तेव्हा या दोन उपायातील जो उपाय करावा असे तुला वाटेल तो उपाय तू कर शिवाय प्राणायामाचा भ्यास। गुरुने सांगितलेली अनाधी आणि योगाने प्राण्याच्या स्पंदाचा निरोध करता येतो सर्व वस्तूंचे आदी अंत आणि मध्य या त्रिकानातही बाधित न होणारे जे रूप तोच यथार्थ वा सत्य पदार्थ आहे सना प्रवृत्त हो रूपा दर्शन ज्ञान है ज्ञाने वापस क्षीण होते कारण आत्मज्ञाने व्यवहारी जगह संसर्गा सर्व संकल्प सोड़ो संसार संबंधी को मनोरथ कर वसना क्षीण होते ये नाश होते नाशवंत है क्या वसना प्रवृत्त हो वावटर थांबली असता आकाशात जशी धूळ उडत नाही त्याप्रमाणे वासनारुपी वैभव नष्ट झाल्यावर चित्त प्रवृत्त होत नाही कारण जे प्राणवायूचे चलन ते चित्ताचे चलन होईल त्यामुळे धुळीच्या ढिगापासून जशी धूळ उडते त्याप्रमाणे प्राणस्पंदापासून चित्तवृत्ती उडतात यासाठी बुद्धिवंताने प्राणस्पंदाला जिंकण्यासाठी वारंवार बसून दृढ फार मोठा येत करावा किंवा हा क्रम सोडून तुला चित्ताचा निरोध करणे जर आवडत असेल तर त्या उपायानेही तुला ते पद पुष्कळ कळाणे का होईना पण निश्चित अरे अंकुशाचून मत्त गजाला ज्याप्रमाणे कै्यात ठेवता येत नाही त्याप्रमाणे शुद्ध युक्ती वाचून मनाला जिंकता येत नाही अध्यात्म ज्ञान प्राप्ती साधू समागम वासनात्याग आणि प्राणनिरोध याचं त्या चित्त जयाच्या समर्थ युक्ती आहेत पावसाच्या धाराने भूमीवरील धूर जशी शांत होते त्याप्रमाणे या युक्तीने चित्त सत्वर जिंकले जाते पण या अशा उत्तम युक्ती असतानाही जे या चित्ताला बळजबरीने शांत करू पाहतात ते दिव्याला सोडून काजळ आणि अंधकाराला घालवण्याचा येत करतात जे मूळ बळजबरीने चित्ताचा निरोध करायला उद्युक्त होतात ते मत्तगजाला कमलनादातील तंतुने बांधण्याची इच्छा करणारे ठरतात चित्त किंवा चित्ताच्या अगदी समीप असलेले स्वशरीर यांना युक्ती वाचून जे आपल्या अधीन ठेवू पाहतात ते वृथाश्रम करतात ते भय आणि क्लेश यांच्या परंपरेत पडतात <coughs> त्यांना उत्तम विश्रांती प्राप्त होत नाही ते मूढ बुद्धी जन मूढ हरिणाप्रमाणे अत्यंत भयभीत होतात त्यांची बुद्धी अत्यंत कोमल असते अनेक संकल्पने आणि विकल्प यांच्या योगाने ते अतिशय छिन्न भिन्न झालेले असते गावात आलेल्या हरिणाला जसा कोठेच विश्वास वाटत नाही त्याप्रमाणे मुढाची बुद्धी कशावरही विश्वास ठेवत नाही तर सर्वांविषयी साशंक होऊन राहते त्याचे चित्त पाण्याप्रमाणे अहिताविषयी प्रचंड कल्लोळाने कलोडा, व्यापलेले असते आणि पर्वतावरून जोराने वाहणाऱ्या नदीत पडलेल्या मागोमाग पळत सुटणे हा दोष बला यज्ञ ना दान तप तीर्थ देवतार्चन इत्यादी अत्यंत क्लेश साध्य आणि अल्प फलदायी कर्मे करण्यात मूढ अनात्मज्ञ आपला सर्व घालवतात आणि त्यामुळे पशुप्रमाणे अनात्मज्ञ गुंडापैकी काही थोडेच दैववशात केव्हा केव्हा आत्मतवाचा विचार करतात परंतु त्यातील कोणी ते जाणतात आणि कोणी जाणत नाही ते अनात्म्याला आत्मा मानणारे असल्यामुळे असल्या उत्पन्न होऊन नाश पावणारे एकत्र स्थिर न होणारे नरक स्वर्ग भूल यातील भोगांसाठी चेंडूप्रमाणे वारंवार वर येऊन खाली पडणारे असे होऊन सरोवरातील तरंगाप्रमाणे क्षय पावतात मूळ जीव बहुशा या लोकातून नरकास जात तेथे दुःखाचा अनुभव घेऊन पुण्यबलाने स्वर्गास जातात आणि परिभ्रदना ही दूरदृष्टी टाकून शुद्ध संविधेचा आश्रय कर तिला जाणून निष्काम आणि स्थिर हो ज्ञानीच सुखी आहे ज्ञानीस खरोखर जिवंत राहतो जो ज्ञानवान तोच बलवान आहे यासाठी रामा तू ज्ञानमय हो निर्विषय सर्वोत्तम आद्य एकमेव वासनारहित आणि विकाररहित अशा तत्वाचा अनुभव घेत चित्ताला बहिर्मुख होऊ न देता म्हणजेच चित्त निरोधशील होऊन हृदयस्थ ब्रम्ह मध्ये स्थिर हो आणि व्युथ्यानुदशेत उचित क्रिया जरी करत असलास आसक्ती सोडल्यामुळे जी, प्राप्त झालेली जी जीवनमुक्तीच्या गुणांची संपत्ती तिच्या योगाने अकर्तृत्व ब्रम्हपदास प्राप्त होऊन राहा इतिश्री वासिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे सर्ग ब्याण्णव श्री वसिष्ठ म्हणाले रामा थोड्याशा विचाराने ज्याने आपल्या चित्तावर थोडासाही जय मिळवलेला असतो त्याने आपल्या जन्माचे फळ मिळवले असे होते हृदयामध्ये जो हा विचारवृक्षाचा अति कोमल अंकुर स्फुरत आहे तोच अभ्यासाने शतशाखाने विस्तार पावतो जलाने भरलेल्या सरोवराचा जलचर पक्षी आणि मत्स्य जसा आश्रय घेतात त्याप्रमाणे प्रौढ आहे आणि आत्मतवाला जाणणारा जो ज्ञाने त्याला पुष्कर गुण आणि फार मोठा आकार याने प्रख्यात असलेले हिरण्य गर्भपदापर्यंत जे अविद्या वैभव ते प्रलोभन दाखवू शकत नाही झंझावात आणि वि असह्य झालेले पुष्कराव पुष्कराव प्रलय मेघ बालकांच्या मुठीने कधीतरी धरले जातील काय जाती चांगली फुललेली रम्य कमळे शोभेचा करतील शोभे का पराव कर आकाशन मध्यभागे कमलाको ज्यादा मस्तका मदा लोभा ने गडस्था गुंजाराव कर फिर भ्रमर हिच कमले अशा मत्त गजास कोमल स्त्री ऐसी श्वास मरनेबल मशक केव मारू शकल का ज्याचा नखसमूह स्वतः फाडलेल्या गजांच्या गंडस्थळातील मोत्यांच्या अजगराना क्षुब झालेला ता लहान बेडकाने गिळणे कसे शक्य आहे ज्याला चौथी पाचवी वगैरे भूमिका प्राप्त झाली आहे ज्याने ज्ञेय ब्रह्माला जाणले आहे आणि जो पुढील भूमिकेवर विजय मिळवण्यास उद्योग झालाय अशा विवेकी ज्ञानाला विषय आणि इंद्रिय या चोरांनी कधीतरी आपल्या कह्यात आणताना आहे अशा मृदुरतेला झंझावात जसा छिन्न भिन्न करून टाकतात त्याप्रमाणे विषयरूपी शत्रू ज्यांची विचारबुद्धी पूर्व भूमिका मध्येच अपरिपक्व आहे त्यांच्या त्या अप्रौढ बुद्धीचे हरण करतात कल्पाच्या अंति होणारे ते मोठे क्षोभ त्यातही महाधीर असलेल्या प्रौढ विवेकाला नष्ट करण्याला राग द्वेषादी दुष्टवृत्ती समर्थन आहेत ज्याचे मूळ बंधन घट्ट झालेले नाही अशा विचार रूपी फुलझाडालाच चिंतारूपी वाटळ जोराने हलवू शकते पण पाळेमुळे खोल जाऊन ज्याला स्थिरता प्राप्त झालेली आहे अशा वृक्षाला ती हरवू शकत नाही चालताना उभे असताना जागताना आणि निसतानाही ज्याचे चित्त विचारमय नसते तो मृतच होई असेच म्हटले जाते हे रामा जगत काय आहे आणि देह काय या आहे याचा एकांतात बसून हळूहळू आपल्याशीच अध्यात्मदृष्टीने विचार कर किंवा सज्जनांसह विचार कर तेजस्वी प्रज्वलित दीपाच्या सहाय्याने सूक्ष्म वस्तूही त्याप्रमाणे अंधकाराचा जसा नाश होतो त्याप्रमाणे ज्ञानाने सर्व दुःखांचा नाश होतो रवीचा उदय झाला असता भूमीवर निर्मल प्रकाश जसा पसरतो त्याप्रमाणे ज्ञान प्रगट झाले असताना ज्ञेय ब्रह्म आपोआप उदय पावते ज्या शास्त्रविचाराने ब्रह्मतत्व जाणले जाते त्याला ज्ञान म्हटले जाते तेच ज्ञेय रूप असल्यामुळे अभिन्न रूपाने प्रतिष्ठित आहे विचारापासून उत्पन्न झालेले जे आत्मविज्ञान आत्मविज्ञान त्यालाच हे ज्ञानीजन ज्ञान असे समजतात मधुरपणा जसा दुधातच असतो त्याप्रमाणे ज्ञेय ब्रह्म येत्या ज्ञानातच आहे यासाठी ज्याने विपुल मद्य प्राशन केले आहे तो मद्यपी जसा दस सदा मदमत असतो त्याप्रमाणे ज्याला उत्तम ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाला आहे तो ज्ञानी नित्य आणि सतत ज्ञेय ब्रह्मानंद पूर्ण असतो स्वतःचे सम निर्मळ स्वरूप हेच ज्ञेय परब्रह्मा आहे असे विद्वान समजतात केवळ ज्ञानप्राप्तीनेच ते, ते स्वतः अत्यंत प्रसन्न अविद्या आणि तिचे कार्य यांच्या चिखलाविरहित असे असते ज्याचा आनंद उदय पावला आहे असा निसंग ज्ञाने जीवनमुक्त कोठेच आसक्त होत नाही तो पूर्ण मनोरथ राजाधिराजाप्रमाणे शोभत असतो हे रामा सूर्यविकासी कमलाविषयी चंद्र रती ठेवत नाही त्याप्रमाणे वन्त पुरुष आपनी चित्त रती ठेवत मुरली, भ्रमरा गुंजारवाग फूलना फुला मेघां गर्जने मध्य सुंदर टेकावनी तांडन नृत्या मध्य गड़ सारस मनोहर मढवी मूर्सारख्या सुशीरवाद्याटा इत्यादि दुसर ही वी ज्ञाने आसक्त हो ज्यात लहान केळीच्या पानांच्या पंक्ती लागल्या आहेत आणि देव गंधर्व कन्याच्या अंगाप्रमाणे ज्यांचे अवयव कोमन आहेत अशा लता शोभत आहेत त्या नंदनवनातील क्रीडा मध्येही ज्ञानवान पुरुष आसक्त होत नाही रामा माल जमिनीवर जसा हंस आसक्त होत नाही त्याचप्रमाणे सर्वत्र आसक्त चित, चित्र चित असलेला जीवनमुक्त स्वतःच्या अधीन झालेल्या अशाही कोणत्याच पदार्थाच्या विभोगाची इच्छा करत नाही खजूर कदंब फणस वाळूक अक्रोड तोंडले जंबीर इत्यादी फळामध्ये मदिरा मध्य मैरेय माधविक इत्यादी मध्यामध्ये दही दूध घृत आमिक्षा लोणी भात इत्यादी भक्ष भोज्यादी विविध प्रकारच्या षडरसामध्ये आणि त्याचप्रमाणे दुसरी फळे मुळे शाकभाज्या मांस इत्यादी यातील कोणत्याही पदार्थात बुद्धी आशक्त नसलेला तृप्त ज्ञानी अतिशय ब्राह्मणातील इच्छा ठेवत नाही त्याप्रमाणे आपली वासना ठेवत नाही यम चंद्र इंद्र रुद्र सूर्य आणि वायू यांच्या दिव्य गृहामध्ये ज्यावर रेशमासारखा मृद आणि स्निग्ध पल्लव समूह आहे अशा मेरू मंदर कैलास सह्य दुर्दर इत्यादी पर्वतावर चंद्रमंडला कलामध्ये कल्पवृक्षाच्या दाट झाडीत दिव्य देहशोहे उर्वशी रंबा मेनका इत्यादी सुंदर अप्सरांच्या कोमल देहांच्या ठाई आसक्त होत नाही कारण ज्याची बुद्धी कोठेच आसक्त होत नाही असा तो श्रीमान त्यातील एकाच्याही दर्शनाची आकांक्षा करत नाही तो परिपूर्ण चित्त माने मौनी आणि राग रागद्वेषादी शत्रूकडून चंचल न केला जाणारा असा असतो कुंद मल्हार कल्हार कमल कुमोद उत्पल पुनाग केरू वगैरे पुष्पात कदंब च्युत जम्बू आम्र किनशुक अशोक इत्यादी वृक्षामध्ये जास्वंद जाई चाफा दुपारी इत्यादी फुलझाडे आणि वेली यामध्ये चंदन अगरू कापूर मेंदी कस्तुरी इत्यादी अंगरागाच्या ठिकाणी केशर लवंगो, बेलदोडे कंकोळ इत्यादी मुखवासन पदार्थ इत्यादी कशातही उग्रवासामध्ये प्रीती ठेवत नाही त्याप्रमाणे आत्मैक्य बुद्धी ज्ञानी सुगंधासाठी प्रीती ठेवत नाही कारण तो सर्वत्र समबुद्धी असतो आणि त्याच्या मनात विक्षोभ नसतो समुद्राचे गुडगुड आकाशातील प्रतिध्वनी आणि पर्वतांच्या गुहातून घुमणारा सिंहाचा हे ऐकून ज्ञानीपुरुष मनात येतकिंचित क्षुब्ध होत नाही शत्रूच्या दुंदुमीच्या आवाजाने ढोल भेरी इत्यादी आवाजाने किंवा धनुष्याच्या कर्णकटू टळत्काराने तो थोडासाही भयभीत होत नाही मत्त गजांच्या गर्जना वेताळांचे कलहाचे शब्द आणि पिशाच राक्षस यांच्या आरोळ्या ऐकून तो मनात मुळीच डगमगत नाही उत्तम प्रकारे ध्यान करणारे योगी हा विजेचा कडकडाट पर्वताचा स्फोट ऐरावताचे बृहित याने कंप पावत नाही मोठाले पर्वत कापू लागले तरवारीच्या चकचकीत धारा अंगार पडू लागल्या किंवा बाणरूपी अग्नि अंगावर आढळू लागला तरी स्वरूपापासून तो ढळत नाही उपवनामध्ये असताना तो आनंदित होत नाही आणि खिन्नही होत नाही ओसाड माळभूमीवर असतानाही तो आनंदित होत नाही आणि खिन्न होत नाही जेथे जळजळीत निखाऱ्यासारखी असंख्य वाळवंट अशा मरुभूत मृदु पुष्पांच्या थराने आच्छादित झालेल्या तीक्ष्ण धारेवर ताज्या कमलांच्या शाह्येवर उंच पर्वतांच्या कड्यावर खोडविरीच्या तळाशी सूर्याच्या किरणाने तापलेल्या शिलावर कोमलांगी स्त्रियांच्या समुदायात ऐश्वर्याच्या स्थितीत किंवा उग्र विपत्तीच्या वेळी क्रीड्यामध्ये किंवा एखाद्या उत्सवामध्ये विहार करत असताना कोठेही तो उद्वेग युक्त होत नाही कि आनंद युक्त भार वाहणे इत्यादी श्रमाची कामे केल्यावर थकलेला मनुष्य जसा डोक्यावरील ओझे उतरून ठेवून विश्रांती घेतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष वरील सर्व दशामध्ये अंतर्मुख वृत्ती ठेवून सुखाने राहतो प्रारब्ध अवशिष्ट राहिल्यामुळे त्याचा भोग देण्यासाठी यमदूताने लोखंडी यंत्रात घालून उसाप्रमाणे त्याचे सर्व शरीर जरी चिरडून आणि पिळून टाकले नरकारण्य भूमीत डोक्यावर घण भाडे तोमर इत्यादीच्या आघातांची जरी वृष्टी होत असली तरी तो योगी भीत नाही व्याकुळ होत नाही किंवा दिनपणाही स्वीकारत नाही तर एखाद्या पर्वताप्रमाणे सम चित्त, मौनी आणि धीर होऊन जातो फार काय पण अपवित्र विषयुक्त आमलेले वाढलेल्यांना किंवा गोमय आधी की तो मिळ करतो आणि तत्काळ ते सर्व जिरवून टाकतो तत्काळ मूर्छित करणारे बिंबफल विषारी रस दूध उसाचा रस पाणी भात यापैकी काहीही भक्षण करत असताना समचित्त असतो निरनिरा जी मदे दूध रक्त मेद, रस आसवे वाली हाड़े तृण केस इत्यादिक जीवन मुक्त भ्रष्ट हो वोध ही कर जीवित देना किरण करना दी तो प्रसाद माधुर्य शोभना समदृष्टी ने पहतो उत्कृष्ट समतेमुळे तो चिरकाल राहणाऱ्या देवाधिकांच्या शरीरात किंवा अस्थिर मर्त्य शरीरात किंवा त्या शरीराने भोग घेण्यास योग्य असलेल्या रम्य आणि अरम्य पदार्थात तो केव्हाच दृष्ट होत नाही अथवा खिन्नही होत नाही त्याचे चित्त रागरहित झालेले असल्यामुळे आणि त्याला सर्व प्राप्त झालेले असल्यामुळे जगाच्या स्थितीवर त्याची आस्था नसते कारण सर्व जगत मिथ्या असल्यामुळे त्यातील कोणताच पदार्थ आस्था ठेवण्यास योग्य नाही असे तो समजतो आणि इंद्रियाला कोणत्याही विषयाशक्तीत राहण्यास अवकाशच देत नाही कारण तो साधू विचार रूपी सेवन करत असल्यामुळे त्याची बुद्धी सर्वदा मानसिक व्यथेने ही नसते हरिणे जशी झाडाचे पल्लव घेता त्याप्रमाणे इंद्रिये विश्रांती न पावलेल्या आत्म्याला न जळणारा स्थिर अवस्थेने युक्त नसलेला अतवज त्याला घेतात भवसागरात वाहणाऱ्या चंचल होणाऱ्या आणि त्यामुळे आक्रोश करणाऱ्या आज्ञाला इंद्रिय मग खाऊन टाकतात परंतु पाण्याचे ओघ जसे पर्वताला वाहून येत नाहीत त्याप्रमाणे त्या, त्या भव्य पदाचा विचार करणाऱ्या आणि ज्याची बुद्धी आत्म्यामध्ये विश्रांती पावली आहे अशा तत्वज्ञाला विकल्पांचे ओघ वाहून येत नाहीत सर्व संकल्पीपुरुषां जगत गारेते विष ही अमृता सारखे प्रियते सहस्र कल्प ही क्षण सारखे अल्प वाटते जग जगत संवित मेरे असे मानून ज्यांची वृत्ती आनंदित झाली आहे असे हे विद्वान स्वतः सविनमय झाल्यामुळे स्वरूपात सर्व जगाला साठवून विहरत असतात जगातील सर्व वस्तू संविध मात्र परिस्पंद रूपा असे कळलेल्या तत्व वेत्यांना या जगात ग्राह्यका वाटणार आणि त्या जगाय वाटणार हे निष्पापारामा हे सर्व काही आहे ते संविधच आहे बाकीची सर्व भ्रांती तू सोड विस्तीर्ण सविन्म शरीर ज्ञापन भूमिपासन जे तृण पल्लवादी उत्पन्न होते हैं कि उत्पन्न हो सर्व तत्वज्ञा दृष्टि ने संवेदच है तसेच आकाशादी तत्वरा प्रमा जे शब्द स्पर्शादी सर्व विषय जी संवेदा कारण उत्पत्ति ऐसी पूर्वी आड़ी नाशान जो कहीं ते वर्तमान समय असले तरी नस्ला नस्ला थोड़ा कार जी पदार्थी सत्ता दू संविधे भ्रम है राे वरिल्त मनना ने तू तु तुझाई तु दृढ़ कर पदार्था विषय संकल्प विकल्प करनी बुद्धि टाक सर्व पदार्थां भावना सोड संविध प्रकाश रूप हो। निर्सग जी ज्ञा के मन बुद्धि नष्ट तरी मनोराज कर जैसे खरोखर सुख कि दुख हो तहित मन करना पुरुष सुख दुखा लिप्त नहीं ज्यादा मन आसक्तिरित पुरुष दृष्टि कारण त्याचे चित्त दुसऱ्या विषयात असते या गोष्टीचा अनुभव सामान्य मनुष्याला येतो ज्याचे मन आसक्ती रित आहे असा प्राणी ऐकत असूनही ऐकत नाही स्पर्श करत असूनही स्पर्श करत नाही वास घेत असूनही वास घेत नाही किंवा तो पापण्यांची उघडझाप करत असला तरी तो ती करतच नाही सारांश इंद्रिय ही पूर्वसंस्काराच्या योगाने आपल्या विषयाच्या ठिकाणी जरी असली तरी हा स्वतः जात नाही ज्यांचे मन दुसऱ्या प्रदेशात गेले आहे असे आपल्या आपापल्या घरात बसलेले मूर्ख आणि अप्रौढ बाल पशु वगैरेही या गोष्टीचा था चांगला अनुभव घेतात संघ हेच अर्थाचे कारण आहे आसक्ती हीच संसाराचे निमित्त आहे संग हाच सर्व आशांचा हेतु आहे आणि संघच सर्व आपत्तीचे बीज आहे संघत्यागच मोक्ष आहे असे ज्ञानी समजतात त्यागाने अजन्मत्व प्राप्त होते रामा तू पदार्थाविषयी आसक्ती सोड आणि जीवनमुक्त हो त्यावर श्रीराम म्हणाला हो मुनिवर्य आपण सर्व संशयरूपी धोक्याला घालवणारे शरत्कालीन वायू आहात हे प्रभू म्हणून संघ कशाला म्हणतात ते मला समजावून सांगा श्री वशिष्ठ म्हणाले इष्ट पदार्थांचा लाभ आणि अनिष्ठांचा वियोग झाला असता हर्ष या अनिष्ठांचा लाभ आणि इष्टांचा वियोग झाला असता विषाण हे विकार उत्पन्न करणारे तो संघ आहे असे म्हटले जाते जीवनमुक्त पुरुषांची जी पुनर्जन्म न देणारी हर्ष विषादरहित वासना ती शुद्ध वासना असते तिलाच असंघ हे नाव दिले जाते हे जाणून घे ती शुद्ध वासना देह असे पर्यंत दिनांची वासना हर्षविषादाने युक्त असते आणि ती बंध उत्पन्न करते तिचा संघ या शब्दाने उल्लेख केला जातो ती पुनर्जन्म करणारी आहे त्या वानने जे कर्म केले जाते ते केवळ बंधालाच कारणीभूत होते रामा अशा स्वरूपाच्या आपल्या चेतात विकार उत्पन्न करणाऱ्या संघाला सोडून जर तू स्वस्थ राहशील तर कर्म करत असूनही लिप्त होणार नाहीस हर्ष क्रोध आणि विषाद यांच्या योगाने जर तू मनात विकार पावला नाहीस आणि राग भय क्रोध या विरहित झालास तर हे राखवा तू असंघ आहेस तू आशेची पराधीनता सोडून दुःखाने जरी रागवा तू असुझ्या चित्ताला स्वभाव चांगला कळला आणि प्रत्येक प्रकारच्या ज्ञानामध्ये सम आशात आत्म्याला जाणलेस आणि जसा प्रसंग येईल तसे अनुवर्तन केलेस तर तू असंघ आहेस असंगता आणि अनायास यांनी स्थिर अशी जीवनमुक्त स्थिती यांचा आश्रय करून तू सम स्वस्थ आणि निष्काम होती जीवनमुक्त आहे आणि शोकशून्य होऊन राहतो भोग विक्षेप इत्यादी काना कारण होणारे पदार्थ ज्यात नेहमी वाटेल तितके तयार असूनही जो समबुद्धी असतो मनात दिन होत नाही आणि सहज क्रमाने प्राप्त होणाऱ्या व्यवहारावरून दुसरे काही करत नाही तर जेवढे प्रकृत आणि क्रम प्राप्त असते असे आपले कर्तव्य असेल तेवढेच कर्तृत्व अभिमान आणि फिरण्या बुद्धीने करतो आणि मनात खिन्न होत नाही आणि ते करत असतानाही आनंदाचा अनुभव येतो मंदर पर्वताकडून घुसळला जाणारा क्षीरसागर आपले शुक्लत्व सोडत नाही आणि उत्तम, उत्तम संपत्ति प्राप्त तरी तो स्वभाव सो अस्त दशा चंद्रदशा एक रूप्रमा ज्ञाने पुरुष साम्राज्य वारिद्र वा अवस्था प्राप्त हो सर्पत्वास कि इंद्रत्वास प्राप्त होहित हो क्रोधा निरसन कर नाना नानाकारच्या फलाविषयीची रमणी आशा, आशा समूळ शांत करून आपल्या चित्ताला दीन न होऊ देता तू जाण्याचा विचार कर मग त्या विचाराने तू परम पुरुषार्थ रूप उत्तम कार्यामध्ये स्थिर निष्ठा ठेवण्याला समर्थ होशील त्या विचाराने तुझ्या समाधीचा उदय होईल सर्व वासना रहित असलेल्या त्या शुद्ध समाधीने आत्मरूप वस्तूचा लाभ रामा म्हणून तसल्या शुद्ध आत्मदृष्टीने तू शोकशून्य आत्म्याचा आश्रय कर म्हणजे पुनश्च या संसारातील बंधनाने तू बद्ध होणार नाहीस इथे श्री वासिष्ठ महारा, महारामायने उपशमा प्रकरणे सर्व त्र्याण्णव उपशमप्रकरण समाप्त